वाल्मिकी रामायण बालकांड सर्गभट्टीसावर ब्राह्मण कुळात जन्मलेला कुशनामाचा एक महा तपस्वी होऊन गेला व्रतांचा त्याने कधी कंटाळा केला नाही तो धर्मज्ञ सज्जनांचा आदर करणार होता त्याची कुलीन, सर्व गुणयुक्त पत्नी वैदर्भी हिच्यापासून त्याला त्याच्यासारखेच महाबलवान चार पुत्र झाले ते म्हणजे कुशांब कुशनाभ असूर्तरजा आणि वसू ते तेजस्वी अत्यंत उत्साही होते क्षत्र धर्माचा परिपोष करण्याच्या इच्छेने तो कुश आपल्या धर्मिष्ठ सत्यवादी पुत्रांना म्हणाला पुत्रानो प्रजेचे पालन करा त्या त्यायोगी तुम्हाला पुष्कळ पुण्याची प्राप्ती होईल कुशाचे वचन ऐकून ते लोकश्रेष्ठ चौघेजण राजेभून चार नगरात गेले महा तेजस्वी कौशांबी पुरीची स्थापना केली धर्मात्मा कुशनाभाने महोदय नावाचे पूर वसवले असूर्तराजा रजाने धर्मारण्य नावाचे नगर वसवले आणि वसुने गिरीभरज नावाचे श्रेष्ठ पूर्व त्या महात्म्या वसूची ही वसुमती नावाचे नगरी आहे हे पाच डोंगर सभोताली शोभत आहेत सुमा सुमागधी नावाचे रम्य नदी मगधे प्रदेशाला वाहत आली आहे ती या पाच पर्वतांच्यामध्ये माळेसारखी शोभत आहे रामा त्या महात्म्या वसूची ही मागधी पूर्वेकडे वाहत जाणारी आहे हिच्याकडची जमीन अत्यंत सुपीक आणि धान्य समृद्ध है। रामा राजर्षी कुशनाच्या गृताची विद्युलतेसारख्या असणाऱ्या मुली एका उद्यानात जाऊन गायन मादन नृत्य इत्यादींनी मनाची अतिशय करमणूक करून घेत असत सर्व अवयव आणि सुंदर जगात त्यांच्या रूपाला तोड नाही अशा त्या मुली काळ्या मेघामध्ये मधून चमकणाऱ्या तारकाप्रमाणे शोभत होत्या त्या रूपगुणसंपन्न मुलींना उद्यानात आलेल्या सर्वात्मक वायूने पाहिल्या आणि तो त्यानं म्हणाला मी तुमची इच्छा करतो तुम्ही सगळ्या माझ्या भाऱ्या व्हा मनुष्य म्हणून असलेले तुमचे अस्तित्व टाकून देऊन देवांचे दीर्घ प्राप्त करून घ्या यवन हे टिकणारे नाही विशेषतः माणसांचे माझ्या भाऱ्या झाल्याने तुम्हाला अक्षय यववन मिळेल तुम्ही अमर व्हा काम करण्याचा जाला कधी थकवा नाही अशा वायूचे ते बोलणे ऐकून त्या शंभरकन्या त्याला हसले आणि म्हणाल्या हे देवश्रेष्ठा तू सर्वांच्या शरीराचा अंतरात फिरत असतोस आम्हा सर्वजणींना तुझा प्रभाव काय आहे तो ठाऊक आहे का उगाचा करतोस हे देवा आम्ही सर्वजणी कुशनाभाच्या मुली आहोत देवालासुद्धा त्याच्या स्थानापासून आम्ही खाली ओढण्याला समर्थ आहोत पण आम्ही आमचे तपस तपस्सामर्थ्य राखून आहोत हे दुर्मते आम्ही आमच्या सत्यवादी पित्याला बाजूला सरून वराची पसंती करायला लागू असा काळ कधी नाही येऊ पिता हाच आमचा प्रभु आहे परमदैवत हो आहे ज्याला आमचा पिता आम्हाला देईल तोच आमचा भरता होईल पण त्यांचं हे वचन ऐकून वायू अतिशय संतापला आणि त्या भगवान प्रभूने त्यांच्या सर्व अवयवात प्रवेश करून ते निकामे करून टाकले वायुने वेड्यावाकड्या केलेल्या त्या मुली राजमंदिरात पण आपल्या स्थितीची त्यांना लज्जा वाटू लागून त्या गडबडून गेल्या त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले आपले आवडत्या परम सुंदर मुले वेड्या वाकड्या अशा राजाने जेव्हा पाहिल्या तेव्हा तो गोंधळून जाऊन म्हणाला मुली न हे काय झाले धर्माचा हा कोणी अपमान केला तुम्ही सर्वजणी चांगल्या चपळ तुम्हाला अशा कुबजा कोणी केल्या बोलत का नाही असे बोलता बोलता राजाने दुःखाचा विश्विश टाकला आणि तो एकग्र होऊन विचार करू लागला बालखंडाचा बत्तीसावासर्ग समाप्त